अध्याय चौदावा चंद्रवंशाचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता आता मी तुला पामन पावन संबंधी सांगतो या वंशामध्ये पुरु रवा इत्यादी मोठमोठ्या पवित्र किर्ती राजांचे वर्णन आहे हजारो मस्तके असणाऱ्या विराट पुरुष नारायणांच्या नाभी सरोवरातील कमळापासून ब्रम्हदेवांची उत्पत्ती झाली ब्रम्हदेवांचे पुत्र आत्री आपल्या गुणांमुळे ब्रम्हदेवांसारखेच होते त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला ब्रम्हदेवानी चंद्राला ब्राह्मण वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनवले त्यांनी तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला त्यामुळे तो गर्विष्ट झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतींची पत्नी तारा हिचे हरण केले देवगुरु बृहस्पतींनी आपली पत्नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली परंतु तो इतका मस्तमाल झाला होता की त्याने तिला मुळीच परत दिले नाही यास कारणाने देव आणि दानव यांच्यामध युद्ध सुरू झाले बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवानी स्नेहामुळे सर्व भूतगुणांसह आपले विद्यागुरु अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली देवराज इंद्राने सुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रम्हदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली। यावर ब्रम्हदेवांनी चंद्राची निर्भत्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन कल्हा तारा गर्भवती आहे असं जाणून बृहस्पती तिला म्हणाले दुष्टे माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भतूत आवडतो बाहेर टाक हे स्त्रीय मी तुला जाळून टाकणार नाही कारण एकतर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतान प्राप्तीची इच्छा आहे पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली तिने सोन्यासारखा चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनाही वाटू लागले की हा आपल्याला मिळावा आता ते एकमेकांशी हा तुझा नाही माझा आहे असं म्हणत जोरजोराने भांडू लागले ऋषींनी आणि देवानी तारेला विचारले असता लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही आपल्या मातेचा दिखाऊ लज्जेने रागवून बालक म्हणाला दुराचारिणी तू बोलत का नाहीस मला लवकर सांग तुझे कुकर्म त्याच त्याचवेळी ब्रम्हदेवानी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले तेव्हा तारा हळूच म्हणाली चंद्राचा म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले परीक्षिता ब्रम्हदेवानी त्या बालकाचे नाव बुध असे ठेवले कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला परीक्षिता बुधापासून इलेला पुरुरवा झाला याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरुरव्याचे रूप गुण उदारता शील संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरुरव्याकडे आली उर्वशीला जरी मित्रामरुणांच्या शापामुळेच मृत्यू लोकात यावे लागले होते तरी सुद्धा पुरुष श्रेष्ठ पुरु रवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली देवांगना उर्वशीला पाहून पुरु रव्याचे डोळे आनंदाने विस्फारले त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले गोड शब्दात तो म्हणाला हे सुंदरी तुझे स्वागत असो बेस मी काय सेवा करू तुझी तू माझ्याबरोबर रममान हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत चालत राहू उर्वशी म्हणाली हे सुंदरा कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही आपल्या आपल्याजवळ येताच आपल्या रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तिथून दूर होऊ इच्छित नाही राजन जो पुरुष रूप गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो तो, तो स्त्रियांना हा वाटतो म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन परंतु महाराज मी अपनेक दोन मेढे सोपीतरशिरो फिर तूप खाई मैथुनाव्यतिरिक्त को ही विवस्त्रावस्थे दिखता का मन मनस्वीपुरुराव्या ठीक हैअे मन तिच अट मान्य नो उर्वशीना पुरुषनाम हो तुझे सौंदर्य अद्भुत है तुझा भाव ही अलौकिक है स्वत होऊन आलेला तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही तो पुषीशश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमधिच्यासह स्वच्छंदपणे विहार, विहार करू लागला उर्वशीच्या शरीरातून कमलकेशरासारखा सुगंध येत होता राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षपर्यंत आनंदविहार केला तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध अर्पून जात असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठवले उर्वशी खेरीज मला हा स्वर्ग सुनासुना वाटतो असे तो म्हणाला मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते ते त्यांनी चोरले पुत्रा समान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले तेव्हा ती म्हणाली अरे अरे अरे स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपून सकाळसारख्या असणाऱ्या या भितिऱ्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला त्याच्यावर विश्वास ठेवल्या कारणाने माझा सर्वनाश झाला लुटा माझा माझ्या मुलांना पळवून नेले पहाना हा दिवसात मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिवून झोपून राहतो जसा एखाद्या हत्तीवर अंकुषाने प्रहार करावा त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वाघबणांनी राजाला घायाळ केली तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला तेव्हा त्यांनी ते ताबडतोब मेंढ्यानं सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या राजा मेंढ्याना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेड्यात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले झाले ती लगेच त्याला सोडून निघून गेली बिछाण्यावर उर्वशी नाही असे पाहून राजा खिन्न झाला त्याचे चित्त उर्वशीकडेच लागलेले होते तो तिच्यासाठी शोकविभल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला इतके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुख मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले प्रिय थांब थांब हे निष्टुरे निदान आज तरी मला सुखी केल्या वाचून तू तु जाऊ नकोस ये आपण दोघे काही वार्तालाप करू देवी आता या शरीरावर तुझा कृपळा राहिलेला नाही म्हणून तू याला आता लांब फेकून दिलेले आहेस म्हणून माझे हे सुंदर शरीर आता इथे पडेल आणि लांडगे आणि गिधाडे याला खाऊन टाकेल उर्वशी म्हणाली तू पुरुष आहेस असा मरू नकोस या लांडग्यांनी तुला खाऊ नये स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे हृदयागदी एकसारखे असते स्त्रिया निर्दय क्रूर असहनशील आणि धाडसी कामे आवडणाऱ्या असतात थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करून आपल्या पतीला आणि भावाला सुद्धा मारतात सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते भोळ्या भावड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने उलटा आणि स्वैर बनतात हे राजा प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहशील तेव्हा तुला आणखीही मुले होतील उर्वशी गर्भवती आहे हे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला तोपर्यंत उर्वशी एका वीरपुत्राची माता झाली होती उर्वशी बरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला पुन्हा विरह दुःखाने अत्यंत दीन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली तू या गंधर्वांची स्तुती कर हे मला तुझ्याकडे सोपवतील तेव्हा पुरु रव्याने गंधर्वांची स्तुती केली परीक्षिता पुरु स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले ही उर्वशी आहे असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका मनातून दुसऱ्या मनात फिरू लागला जेव्हा तो सावध झाला तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीच ध्यान करीत राहिला अशा प्रकारे जेव्हा त्रेता युग सुरू झाले तेव्हा त्याच्या ते हृदयात तीनही वेद प्रकट झाले नंतर जिथे त्याने अग्निपात्र टाकले होते तिथे तो गेला आता त्या ठिकाणी शमी वृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी म्हणजे मंथन करण्याची लाकड़ तयार केल्या नंतर त्यांनी उर्वशी लोकांची प्राप्ती व्हावी या इच्छेने खालील अर्णीला उर्वशी आणि वरच्या अर्णीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्र रूपाने चिंतन करीत अग्निप्रज्वलित करणाऱ्या मंत्रानी मंथन केली त्या मंथनामुळे जातवेदा नावाचा अग्नि प्रकट झाला राजा पुरुरव्याने अग्निदेवतेची तीन वेदाने संस्कार करून आहवनीय गार्हयपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली आणि त्याचा पुत्र रुपाने स्वीकार केला नंतर उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरु रव्याने त्या तीन अग्निंच्याद्वारे सर्व देवस्वरूप इंद्रियातीत यज्ञपती भगवान श्रीहरेना उद्देशून यज्ञ केला त्रेता युगातील सत्ययुगामध्ये ओंकार हाच वेद होता सर्व वेदशास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती देव फक्त नारायणच होता आणखी कोणी नव्हते अग्नी एकच होता आणि हंस हा एकच वर्ण होता परीक्षिता त्रेता युगाच्या सुरुवातीला पुरु रव्यापासून तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला पुरु रव्याने अग्निचा संतान रूपाने स्वीकार करून गंधर्व लोकाची प्राप्ती करून घेतली अध्याय चौदावा समाप्त